सर्ग, पिता एका बसला आहे। असे रामाला दिसले जाताच त्याने अगोदर वापून पित्याच्या चरणानं वंदन केले आणि मग स्थिर मनाने कैकेच्या चरणाना वंदन केले रामा असा उद्गार कढून पाण्याने डोळे भरून आल्यामुळे बिचारा राजा पाहूही शकेना किंवा बोलूही शकेना राजाचे ते पूर्वी कधी पाहिले रा। न पाहिलेले भयावह रूप पाहून पायाला सर्वाचा स्पर्श व्हावा तसा रामसुद्धा भयभीत झाला राजाचे गात्रे गळून गेले होते शोक संतापाने अंतकरण व्यथित आणि व्याकुळ होऊन तो उसाचे टाकत होता कशानेही न खवळणारा केवळ लाटांच्या माळा धारण करणारा सागर खवळावा तशा क्षुब सागरासारखे किंवा ग्रहणाने ग्रासलेल्या सूर्यासारखे किंवा खोटे बोललेल्या ऋषी महाराज त्याला निश्चय दिसले कल्पनाही करता येणार नाही अशा त्या राजाचे शोकाचे कारण काय असा विचार करीत राम भरती, कर... भरती काळच्या समुद्रासारखा अुब्ध होऊन गेला पित्याचे हित करण्यात नित्य आनंद मानणारा चतुर राम विचार करू लागला महाराज आजच का बरे स्वागत करीन असे झाले इतर वेळी तात असले तरी मला पाहताच प्रसन्न होतात पण आज मला पाहून त्यांना दुःख का बरे होत राम शोकाने पीडित झाला त्याच्या मुखावरची कांती मावळली दिन झाल्यासारखा होऊन त्याने कैकेल्या वंदन करून विचारले तात माझ्यावर राखवावेत असा माझ्याकडून अजामता काही दोष तर घडला नाही ना ते मला सांग तूच त्यांना प्रसन्न कर सदोदित माझ्याविषयी प्रेमा बाळगणारे ताप आज अप्रसन का सदा माझ्याशी संभाषण करणारे ताप आज विषण्ण आणि दिन का झाले यांना शरीराचा किंवा मा मानसिक कसला आजार तर झाला नाही ना काही त्रास किंवा दुःख तर नाही ना सुख हे माणसाला सदा दुर्लभच असते पाहताच प्रेम वाटावे अशा कुमार भरताच्या किंवा महापराक्रम शत्रुघ्नाच्या बाबतीत किंवा माझ्या मातांच्या बाबतीत काही बरे वेळ तर नाही असंतुष्ट ठेवून किंवा पित्याच्या सांगण्याप्रमाणे न करता त्यांना संताप क्षणभर सुद्धा जगण्याची मला इच्छा नाही इहलो ज्या मुळापासून आपला जन्म झालेला मनुष्याला दिसतो ते दैवत डोळ्यापुढे अस्तित्वात असताना माणूस त्याच्याशी योग्य प्रकारे का बरे वागणार नाही की तू रागाने त्यांना काही कठोर बोललीस त्यामुळे त्यांचे मन असे खिन्न झाले देवी महाराजांचे मन पूर्वी कधीच असे गलबलून गेले नव्हते त्यात असे कशामुळे बरे गलबल असे मला विचारायचे काय खरेखुरे असेल ते सांग महात्मा राम काही केला असे म्हणाला तेव्हा ते अत्यंत निर्लज्ज स्त्री आपल्या स्वार्थाचे वचन बोलले रामा महाराज रागावलेले नाहीत किंवा त्यांना कसला त्रासही नाही परंतु त्यांच्या मनात काहीतरी आहे जे तुझ्या रीतीने ते बोलून टाकत नाही तू त्यांचा लाडका तुला न ना आवडणारे बोलायला त्यांची जीव उचलत नाही म्हणून त्यांनी मला जे वचन दिले आहे ते तू अवश्य पुरे केले पाहिजेस यांनी पूर्वी माझा गौरव करून मला वर दिला असता आता महाराज एखाद्या प्राकृतजनाप्रमाणे त्याबद्दल पश्चाताप करीत आहेत तुला वर असे वचन दिल्यावर महाराज पाणी वाहून गेल्यावर आता बांध बांधू म्हणतात काय ते जोपेयो रामा सत्य हे धर्माचे मूळ आहे हे सज्जनाना देखील ठाऊक आहे महाराजांनी तुझ्यामुळे माझ्यावर रागवून ते सत्य सोडू नये महाराज जे काय बोलतील ते शुभ असो अशुभ असो जर तू करायला तयार असेल तर मी तुला पहिल्यापासून सर्व सांगेन महाराज जे बोलले ते तुझ्याकडून जर व्यर्थ होणार नसेल तर मी तू सांगते ते काही तुला सांगणार नाही कायकाईच्या तोंडून बाहेर पडलेले हे शब्द ऐकून रामाला दुःख झाले तो राजाच्या देखत देवीला म्हणाला छि छी देवी असे तुम्हाला बोलावेस हे बरे नाही महाराजांची आज्ञा असेल तर मी आगीत सुद्धा उडी घेईन येथे तर ते मासिक गुरु आहेत पिता आहेत राजे आहेत हितगर्दी आहेत त्यांनी आज्ञा केली तर मी जहान विष खाईन सुद्धा उडी टाकेन तेव्हा देवी महाराजांच्या का मनात काय आहे ते तू बोल ते मी करीन मी तशी प्रतिज्ञा करतो कधी एकदा एक, एकदा एक, एक एक, एक दुसरे असे बोलत नाही रामाचे हे श्रवपणाचे बोलणे कोणती असंस्कृत काही काही सत्यवादी रामाला अत्यंत भयंकर शब्दात बोलली रामा पूर्वी देवासुरांचे युद्ध झाले तेव्हा त्या महाराणात तुझ्या पित्याला बाण लागला असता त्यांना मी वाचविले म्हणून त्याने मला दोन वर दिले होते त्या दोन वराने मी महाराजांकडे भरताला अभिषेक आणि तुझे तत्काळ दंडकारण्यात निघून जाणे हे मागितले जर तू पित्याला आणि स्वतःला सत्य प्रतिज्ञा करू इच्छित असील तर हे नरश्रेष्ठा माझे बोलणे ऐक पित्याचा जो आदेश आहे ते ज्याचे त्याने मला वचन दिले आहे तो तू पाळ रामा तू चौदा वर्षे अरण्यात जावीस आणि महाराजाने तुझ्याकरता ठरवून ठेवलेला जो अभिषेक विधी आहे तो सर्व भरताला व्हावा तुहा अभिषेक टाकून देऊन जटा वलकलधारी हो आणि 14 वर्षे दंड कार कौशलपतीच्या या नाकाने तोंड विकृत होऊन तुझ्याकडे पाहू शकत नाही रघुनंदना राजाचं हे वचन तू अंमला ताण रामा महान सत्यपालनाने तू राजाला ताण ती इतके कठोर शब्द बोलत होती तरीसुद्धा रामानं दुःख वाटले नाही परंतु पुत्रावरच्या अरिष्ठाने अत्यंत त्रस्त झालेला महानुभाव राजा मात्र दुःखाकुल झाला अयोध्याकांडाचा अठरावा सर्व समाप्त